वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग शहा शुद्धाचरणी ऐकून खाली डोके करून राहिलेला म्हणाला मी शूद रामा मी हे उग्र तप सुरु केले आहे ते याच शरीरात मला देवत्व प्राप्त व्हावे अशी माझी इच्छा आहे म्हणून मला देवरोग मिळवायचे असल्यामुळे रामा मी मिथ्या बोलणार नाही काकुद्र आहे आणि शंभुक हे माझे नाव आहे तो शूद्र तसे बोलात रामाने आपल्या ज्ञानातून अत्यंत चमक ते धारदार खडग काढून त्याचे मस्तक तोडले त्या शूद्राचा वध होताच इंद्र अग्नीसह सगळे देव वाह वाह वा असे म्हणून रामाची वर्चवस्तुती करू लागले दिव्य उत्कृष्ट वास असणाऱ्या पुष्पांची फार मोठी वृष्टी त्याच्यावर वायूने उडवलेली फुले सगळीकडे पडली देव अत्यंत संतुष्ट होऊन सत्याचरणी रामाला म्हणाले देवा मोठ्या मनाचा रामा तु हे देवांचे उत्तम कार्य केलेस रामा हा शूद्र आता तुझ्यामुळे स्वर्गाचा भागीदार होणार नाही या करता शत्रुमार्दना तुला इच्छेला येईल तो वर मागून घे देवांचे बोरणे ऐकून सत्याचरणी राम इंद्राला हात उडून देव जर माझ्यावर प्रसन्न असेल तर तो द्विजाचा मुलगा जिवंत होऊ दे हीच माझी मोठी इच्छा आहे हाच वर तुम्ही मला द्यावा ुकीच्या वर्तणुकीमुळे ब्राह्मणाचा हा एकूण अकाली येत्रा मी द्विला खोटे करू नका रामाचे बोलणे ऐकून श्रेष्ठ देमावर संतुष्ट होऊन मोठ्या प्रेमाने त्याला म्हणाले काकू झा तू परत जा आजच तो बालक जीव मिळून आपला आपल्या आपऊन मिसळ मिसळलाही ज्या क्षणी रामा या शूद्राचा वध झाला त्या क्षणीच त्या बालकाचा जीवाशी संयोग झाला तुझे मंगल हो बरे राजा आता आम्ही जातो आम्हाला अगच्छ्याश्रमाला भेट द्यायची त्या अत्यंत प्रभायुक्त ब्रम्हर्षीची दीक्षा नुकतीच संपलीये ते जलात पडून राहिलेत त्यांचे बारावे वर्ष नुकते संपले त्या मुनीचे अभिनंदन करण्याकरता रामा आम्ही जात आहोत तूही त्या श्रेष्ठ ऋषीचे दर्शन घेण्याकरता जा ठीक आहे असे देवान सांगून राम त्या सुवर्ण पुष्पकार चढ मागोमाग अगथ्याच्या तपोवनाकडे गेला देव आले आहेत हेच पाहून तपोवनीत ही अगथ्याने त्या सर्वांचा समान रीतीने सत्कार केला त्यांची पूजा घेऊन व महामुनीचा आदर करून ते देव आनंदीत अंतकरणाने आपापल्या अनुचरासह स्वर्गाकडे गेले ते गेल्यानंतर राम पुष्पकातून खा खाली उतरला आणि त्याने ऋषी श्रेष्ठ अगच्छ्यांना वंदन केले तेजाने जणू जळणाऱ्या महात्म्या अगथ्याना नमस्कार करून त्यांच्या आतिथ्याचा स्वीकार करून तो राजा आसनावर बसला महातपस्वी महा तेजस्वी त्यांना ते म्हणाले रामा तू आलास हे तर फार आनंद झाला तुझे स्वागत असो तुझ्या उत्तम गुणाने रामा मी तुला फार मानतो राजन तू माझा पूजनीय अतिथी आहेस माझ्या हृदयात राहिलेलास शुद्राचा वध करून तू आला आहेस असे देवानी मला सांगितले तू धर्म पाळून ब्राह्मणाचा मुळ जिवंत करून दिलास रामा आजची रात्र तू माझ्याकडे राहा तू श्रीमान नारायण आहेस तुझ्या सर्व प्रतिष्ठित आहे तू सर्व देवांना देवांचा प्रभू सनातन पुरुष आहेस उद्या सकाळी पुष्पकातून तू आपल्या पुरीला जा हे दिव्य देहधारी विश्वकर्म्याने बनवलेले स्वतःच्या तेजाने चमकणारे दिव्य आभूषण रामा तू स्वीकार कर आणि मला आवडेल तसे करचा आधार होण्याला तूच समर्थ आहेस इंद्रास देवांचे रक्षण करण्याची तुझी शक्ती आहे म्हणून राजा मी विधी अनुसार देत ऐते हे त्या महात्म्याला ईश्वाकू वंशेज महारथी त्या चमकणाऱ्या भूषणाची मूळ पीठिका विचारू लागला हे अत्यंत अद्भूत दिव्य तेजाने आगळे आणि तेजस्वी आभूषण आपल्याला कसे आणि कोठून मिळाले की कोणी हरण करून आणले महायश्री ब्रम्हन मी हे जिज्ञासाने आपल्याला विचारित आहे आपण उदंड आश्चर्याचे फार मोठे निधी आहात राम तेव्हा मुनी त्याला ते म्हणाले रामा पूर्वी त्रेता युगात घडलेली गोष्ट आहे उत्तरकांडाचा शहात्तरावा सर्ग समाप्त